पुस्तक रतन टाटा लेखक सुधीर सेवेकर वाचक विद्या पाटील परिशिष्टे भारतीय अस्मितेचा ताज ब्रिटिश राजवडीत त्याकाळी अत्यंत प्रतिष्ठित मांडल्या जाणाऱ्या अपोलो हॉटेलमध्ये जमशेदजी टाटा यांना प्रवेश नाकारण्यात आला होता त्याने अपमानी झालेल्या जमशेदजींनी जगातलं सर्वोत्तम हॉटेल बांधून दाखवी या जिद्दीनं कामाला सुरुवात केली त्यातून आकाराला आलं ताजमहाल पॅलेस हॉटेल त्याच्या उभारणीत राव बहादूर सीताराम खंडराव वैद्य नामक एका मराठी आर्किटेक्टचा मोठा सहभाग होता ही गोष्ट या आवर्जून नोंदविली पाहिजे त्याकाळी दक्षिण मुंबईत समुद्रात अपोलो बंदराच्या परिसरात भर टाकून भूखंड तयार करण्यात आला होता हे मुंबईचे दक्षिणेकडील शेवटचे टोक होते ते मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीचे होते तिथे टाटाने सुमारे तीन एकरचा भूखंड एकोणीस वर्षांच्या भाडेपटाचा जवळ घेतला आणि इसवी मध्ये तिथे हॉटेल उभारणीचं काम सुरू झालं राव बहादूर सीताराम खडेराव वैद्य आणि डी मिर्झा या दोन आर्किटेक्टनी त्याचं डिझाईन तयार केलं होतं हॉटेल बांधकाम चालू असतानाच इसवी सन एकोणीशे मध्ये वैद्य यांचं निधन झालं त्यानंतर डब्ल्यूए चेंबर्स नामक गृहस्थानी हे काम पूर्ण केलं 16 डिसेंबर एकोणीशे तीनला त्याच उद्घाटन झाले सहाशे प्रशस्त खोल्यांच्या या हॉटेलच्या उभारणीत त्याकाळी सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च आला होता या सातमजली हॉटेलत लिफ्ट रेफ्रिजरेशन प्लांटसह सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सेवा सुविधा त्या उभारल्या गेल्या त्या काळात तरी असं हॉटेल अशा खंडात दुसरं कोणतं नसावं सिंगापूरच्या हॉटेल रॅफेलचा त्या काळी नावलौकिक मोठा होता पण ताजन त्यालाही मागे टाकले संपूर्ण दगडी बांधकामाचे हॉटेल गेली एकशे वर्ष भारतीय सुसभ्यता अस्मिता खानदानीपणा याचं प्रतिक म्हणून मोठ्या डोलात उभा आह भारतीय आर्किटेक्ट आणि भारतीय उद्योजकाची जिद्द परिश्रम कल्पकता यांचे उत्तम आविष्कार म्हणजे हि हॉटेल त्याच दर्जन सामान्यांच्या आवाक्यातील नव्हते आजही नाहीत आज भारतीयांच्या अभिमानाचा विषय म्हणजे ताज हॉटल होय त्याच्यासवळ गेट गेटवे इंडियाची कमान उभी राहिली ती पुष्कळनंतर सुमारे 25 वर्षांनी 1828 अठ्ठावीस मध्ये ब्रिटनचे तत्कालीन राजे पंचम जॉर्ज आणि राणी मेरी भारतात आल तव त्यांच्या स्वागतासाठी म्हणून गेट व इंडिया उभी क्लिग ताजमहल हॉटरीच जगातल्या राजे महाराण्या राष्ट्राध्यक्ष जागतिक ख्यातीचे राष्ट्रीय पुढारी मुत्सद्दी यांचा पौंचार कलि आहा इंग्लंडचे प्रिन्स एडवर्ड ड्यूक प्रिन्स फिलिप यांच्यापासून ते बिल क्लिंटन बिल गेट्स सोफिया लॉरेन प्रिंस चार्ल्स असे असंख्य मान्यवर इथं राहून गेलि आह त्याचप्रमाणे भारतीय स्वतंत्र लढ्यातही ताजमहलने मोठी कामगिरी बजावली आहा महात्मा गांधी पंडित नेहरू जीना सुभाषबाबू सरोजिनी नायडू यांच्यासाठी त्याकाळी विशेष खुल्या राखून ठायच्या ताज हे नुसतं हॉटलेच नाही त भारताच्या सांस्कृतिक वारशांचं प्रतीक आहा मुशिश ओरिएंटल आणि फ्लोरन्टाईन शैलीत ते बांधलेल भव्य उंच सिलिंग्स काउन्सिल कॉलम्स कमाणींसह येथील फर्निचर आणि प्रत्येक वस्तू हेरिटेज आयटम आहे टाटा कुटुंबियांचं या हॉटेलवर जीवापाड प्रेम आहे अनेक नामवंदांची पेंटिंग शोभेच्या वस्तू कॉर्पेट्स झुंबर यांनी हॉटेल सजलेला आहे आजवर अनेक ऐतिहासिक परिषदा परिसंवाद मेळावे बैठका या हॉटेल झालेल्या असंख्य हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांचे चित्रीकरण या हॉटेल झालेलं आह अतिरेक्यांच्या हल्ल्यात या हॉटेलची हानी झाली आहा हा हल्ला एका अर्थी भारतीय अस्मिता मुंबईकरांच्या हृदयात झालेला हल्ला आहे परंतु राखीतून झेपावणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे जिद्दी टाटाने तास तेवढ्याच आस्थन आणि वेगानं पुनर्निर्माण कल आहान पुनर्निरीक्षण ताजवरी हल्ल्यात सुमारे शंभर एक लोक मारल गेल त्यामध हल्ल्याच्या पहिल्याच रात्री सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ बुधवार हॉटेलच विद्यमान महाव्यवस्थापक कुरी बिकांना त्यांच्या पत्नी दोन मुलं यांना शहीद व्हावं लागलं शिवाय अन्य दहा कर्मचारीही यात ठार झाल या सर्वांच्या कुटुंबाचं पुनर्वसन टाटा नक्कीच करतील मृतांना कोणी परत आणू शकणार नाही त्यांची उडीव राहीलच परंतु त्यांच्या कुटुंबियांसाठी आपण सर्व काही करू असं भल्या अंतकरणाने रतन टाटा यांनी म्हलि हॉटलचं किती नुकसान झाल पुनर्निर्माणासाठी किती खर्च येईल इन्शुरन्सद्वारे किती नुकसान भरपाई मिळविबतच्या आकड्यांची चर्चा मीडिया करत आह ताजला त्याचा लौकिक आणि त्याची शान परत मिळून नक्की देऊ अस ताजच मालक आज ज्या टाटा ग्रुपच्या इंडियन हॉटल्स कंपनीकड आहा तिचे उपाध्यक्ष श्री आर कृष्णकुमार जात रतन टाटा यांच्या जवळचे सहकार्या त्यांनी सांगितले आहे, ब्रिटिश अमेरिकन बिझनेस बीएबी पुरस्कार रतन टाटा यांना आजवर मिळवलेल्या अनेक पुरस्कारांची माहिती या पुस्तकात दिलेली आहेच, 30 ऑक्टोबर 2008 या दिवशी न्यूयॉर्क येथील एका शानदार समारंभात त्यांना ब्रिटिश अमेरिकन बिझनेस ग्रुपद्वारा पुरस्कार देऊन गरवण्यात आले याला बीएबी ट्रान्स अटलांटिक अवार्ड म्हणले जात इंग्लंड किंवा अमेरिका येथे मुख्यालय नसलेल्या उद्योगपतीस हा पुरस्कार दिला जाण्याची ही पहिलीच वेळ आहा आणि तो मान रतन टाटा यांनी पटकावला आहा या शानदार सोहळ्यास आशियातील पाचशे बहुराष्ट्र कंपन्यांचे मालक अध्यक्ष यासारखी मातब्बर हजर होत अमेरिकमधील राजदूत मिस्टर रॉबर्ट होप्स टटल यांनी हा मानाचा पुरस्कार टाटाना दिला बांधकाम व्यवसायातील पॉवरफुल माणूस इंग्लंड इथून निघणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट जनरल या डिजिटल नियतकालिकाने बांधकाम व्यवसायातील जागतिक स्तरावरील सर्वात पॉवरफुल अर्थात महत्वाच्या लोकांची एक यादी अलिकडच तयार कली आहा त्यात क्वळ तीस जणांचा समावेश आह त्यात रतन टाटा यांचा समावेश आहा बांधकाम व्यवसायासाठीचा एक प्रमुख कच्चा माल म्हणजे स्टील स्टील संदर्भात टाटा ही जागतिक महाशक्ती बनलिली आहा आणि म्हणून कॉन्ट्रॅक्ट जर्नलन त्यांना बांधकाम व्यवसायातील जगातील एक पॉवरफुल व्यक्ती म्हणून नोंदविली आहा